श्री कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अर्थ अध्याय पहिला ओवी एकशे एकसष्ट तो अर्जुनाचा निर्व्यंग अशा वीर परंपरेने उत्पन्न झालेला होता कृष्ण भगिनी सुभद्रा आजीबाईचा तो नातू सुभदरेचा पुत्र अभिमन्यू व अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती त्याचा पिंड म्हणजे अधिकाराचे केवळ रत्न होय कारण त्याचे रक्षण गर्भामध्येही साक्षात श्रीकृष्णांनी केले होते जो गर्भात असतानाच ज्याच्या भयाने अश्वत्थाम्याचे शस्त्र आज शिरू शकले नाही त्याचा पूर्ण अधिकार सांगावयाला कोण समर्थ आहे ज्याने गर्भामध्ये आपले संरक्षण केले तो परमेश्वर प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे असे तो परीक्षण करीत होता म्हणूनच त्याचे नाव परिक्षिती असे ठेवले होते हा नावाचा महिमा किती आघाध आहे पहा तो अभिमन्यूचा पुत्रपरीक्षिती पृथ्वीचा उद्धार करण्याकरता जन्माला आला होता त्याच्यामुळेच त्रिभुवनाला श्रीमद भागवताची परमार्थरूप पाणपोई निर्माण झालेली प्रसिद्ध आहे अंगामध्ये वैराग्य आणि विवेक ब्रह्मप्राप्तीसाठी सर्वस्वावर उदक सोडलेले अशा त्या परिक्षितीला पाहून श्री शुकाला अत्यंत आनंद झाला ब्राह्मणांचा राग फार विचित्र त्यांनी शापाच्या योगे ब्रम्हज्ञानाचा अधिकार परिक्षितीला दिला अशांच्या चरणी काया वाचा मने करून भक्तिभावाने नमस्कार असो ब्रह्माहून हि ब्राह्मण श्रेष्ठ आहेत याविषयी मीच फार काय सांगावे पण साक्षात श्री विष्णू ही हृदयावर श्रीवत्सला अद्यापि मिरवतात म्हणून ब्राह्मण हा ब्रह्माचाही देव होय हा माझा सिद्धांत अगदी खरा खरा आहे म्हणूनच नारायण वेदरूपाने ब्राह्मणाच्या पोटी येऊन वृद्धिंगत झाला म्हणून ब्राह्मण हे पृथ्वीवरचे देव होत ते साक्षात परब्रह्माचे अवयव आहेत असे असता त्यांना भजत नाहीत ते दुर्दैवी व अत्यंत कपाळकरंटे होत ब्राह्मणांचे सामर्थ्य काही विलक्षण आहे त्यांनी देवाला आपला आज्ञाधारक करून ठेवले आहे अहो मूर्तीची प्रतिष्ठा करताना त्यांचा केवळ मंत्रानेच तिचा ठाई देवांश प्रगट होतो तेव्हा संत म्हणाले काय सांगावे तू भक्तीने जे जे स्तवन करतोस त्यामध्ये खरोखर साहित्याचे आणि चातुर्याचे नवे नवे सिद्धांत काढतोस गणपती आणि सरस्वती ही तू एका ब्रह्मपंक्तीला बसवलीस त्याचप्रमाणे संत वर्णनामध्ये स्तुतीच्या रूपाने एकात्मता प्रगट केलीस नंतर कुल आणि कुलदेवता यांच्या वर्णनामध्ये जी कथा सांगितलीस ती ऐकून तिच्या श्रवणानेच चित्ताला चिंतेचा निखालस विसर पडला जो सद्भाव संतचरणी तोच ब्राह्मणांच्या ठिकाणी गुरुस्तवनानेही संतांना तू संतुष्ट केलेस तेव्हा तुझी वाणी धन्य होय तुझ्या मुखाने तुझा गुरु जनार्दन स्वत आपणच बोलत आहे तुझ्या तोंडातून शब्द बाहेर पडताच ही सारी खूण आम्हाला पटली तुला प्रेमाचे भरते आले आहे पण ते विवेकाने थोडे आवरून धरून पुढील कथा सांगावयाचा निश्चय करून सुरुवात कर ही गोष्ट मी विसरलोच होतो पण बरी आठवण केली याकरिताच मी तुमच्या चरणांवर पूर्ण भरसा ठेवलेला आहे जेथे काही कमी आहे असे वाटेल तेथे ते आपण पूर्ण करावेल ग्रंथार्थाची सिद्धी करून सज्जनामध्ये मला मान्यता द्यावी ते म्हणाले शाबास रे शाबास ठीक बोलतोस तर हे कवी पोषका तुझ्या ग्रंथाचा संदर्भ नीट करता, आता संस्कृतावर टीका करावयाला सुरुवात कर पाहू याज भाषणावर भक्ती ठेवून मी चरणी लागलो आहे अहो आता आपल्या आज्ञेप्रमाणे कथेचा प्रस्ताव करतो पहा तर नैमिषारण्यामध्ये सूत शौनकादिकांना मागील कथासंदर्भ येथे येण्याप्रमाणे सांगत आहेत मागे दहाव्या स्कंधामध्ये सर्ग विसर्ग स्थान इत्यादी नऊ लक्षणांनी युक्त अशा अशी कथा सांगितली आता एकादश स्कंधामध्ये श्रीकृष्ण मोक्षाचे उपलक्षण सांगतात जो चिदाकाशातील पूर्णचंद्र जो योग केवळ मुकुटमणी तो शुक योगिंद्र बोलू लागला आणि ते श्रवण करता परिचिती राजा तो म्हणाला महाराज करून देण्यासाठी आपण कृपा केली माझ्या भाग्यास आता पारावार नाही खरोखर ही मोक्षाची कथा अगाध आहे ज्यांना मोक्षाची आस्था असेल त्यांनी मनाच्या मस्तकावर पाय देऊन अत्यंत आदराने श्रवण करण्यास तयार व्हावे कान अंतर्मुख करून त्या कानात आपले मन ठेवावे आणि लक्ष्याला सावध करून कथेचे अनुसंधान धरावे देवाने अनेक युगांमध्ये अनेक अवतार धारण केले पण या श्रीकृष्ण अवतारातील चमत्कार काही विशेष आहे अहो या हरीची लीला अतर्क्य आहे तिच्यातील रहस्य देवांना सुद्धा कळत नाही जो उपज, उपजताच मायेपासून आईपासून निराळ होऊन आपणून आपल्याच लीलेने वाढला ज्याने लहानपणातच पुतनादिकांना स्वतःच मुक्तीचा सोहळा भोगावयास दिला आईला विश्वरूप दाखवले गोपाळांना वैकुंठ भेट करून दिली आणि तरी सुद्धा गवळणीपणाचे स्वरूप यत्किंचितही पालटू दिले नाही बाळ असतानाच बलाढ्य लोकांना मारले जगासमक्ष अचाट कर्मे केली पण पन बाळपणाच्या बाहेर तिळमात्र गेला नाही आपण साक्षात परब्रम्ह असता चोरी केली देव असून व्यभिचार केला बायका मुले असून ब्रह्मचारी हा ही नमुना दाखवला अधर्माने धर्म वाढवला अकर्मानेच कर्मतारले अनियमितपणाने दुर्धरने नियमांचे पालन केले त्याने संघानेच निसंगता संपादन केली भोगानेच योग वाढविला त्यागाशिवायच अत्यंत अव्यंग व निर्दोष असा त्याग केला कर्मट लोकांना बोध व्हावा म्हणूनच कर्मजाड्याचे भेद तोडून टाकले आणि भोगामध्येही मोक्षपद असू शकते हे उघड करून दाखवले भक्ती मुक, मुक्ती आणि मुक्ती या नाही एकाच पंक्तीला बसवले अहो याची ख्याती काय सांगावी माती खाऊन विश्वरूप दाखवले त्या श्रीकृष्णाचे उत्तम व परमपवित्र चरित्र मी तुला सांगेन खरोखरच ह्या अवतारामध्ये आत्मबोधाचा पुरा विस्तार केलेला आहे यात संशय नाही एकादशस्कंधाच्या तात्पर्य तात आधी आणि अंती निजबोधाने कोठे विस्ताराने व कोठे संक्षेपाने परमात्मस्थिती म्हणजे मुक्तीच सांगितलेली आहे तेथे नारदाने वसुदेवाला निमीजयंत यांच्या संवाद रुपाने कथासंगती सांगितली ती संक्षेप स्थिती होय आणि उद्धवावर अत्यंत प्रेम असल्यामुळे अनेक प्रकारच्या दृष्टांतांनी विषद करून श्रीकृष्णांनी स्वमुखाने जी ज्ञानकथा सांगितली ती विस्तार स्थिती होय दशमस्कमध्ये पूर्वी निरोधन लक्षण सांगितले त्यात श्रीकृष्णांनी अनेक युक्त्या योजून अधार्मिक लोकांचा संहार करून पृथ्वीचा भार कमी केला ज्यांच्या अधर्माचा भाराने पृथ्वी सदा आक्रोश करीत होती म्हणून जिच्या करता पूर्ण ब्रह्म भगवान श्री श्रीकृष्ण रूपाने अवतरला तो दुष्ट दैत्य आणि दानव व पृथ्वीला भारभूत झालेले सर्व राजे यांचा श्रीकृष्ण देवांनी वध केला हा मागील कथेतील सारांश श्री शुक पुढे सांगत आहेत श्री शुकाचार्य म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी बलराम व इतर यादवांना आपल्याबरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला तसाच कौरव पांडवांमध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणारा असा कलह उत्पन्न करून पृथ्वीवरील भार उतरविला स्वत पूर्ण ब्रह्म अशा श्रीकृष्णाने लोकांचे चित्तरंजन करणारा बलाढ्य बळराम याला घेऊन व शूर अशा यादवांना एकत्र करून दैत्यांचा संहार केला यादवांना जे मारता येण्यासारखे नव्हते त्यांच्या बाबतीत श्रीकृष्णाने निराळीच युक्ती केली ती अशी की त्यांचेच मित्र आप्त भाऊबंद सोयरे धायरे यांच्यामध्ये घोर कलह उपस्थित केला आणि पृथ्वीचा भार उतरण्याकरता पांडवांनाही मोक शोभवून कलहाच्या निमित्ताने कौरवांचा भार नाहीसा करून टाकला कौरवांनी कप्ताने द्यूत खेळून निरनिराळ्या प्रकारे अपमान करून तसेच द्रौपदीचे केस ओढणे इत्यादी अत्याचार करून पांडवांना अतिशय क्रोध उत्पन्न केला आणि त्यांनाच निमित्त करून भगवंतांनी दोन्ही बाजूंनी एकत्र आलेल्या राजांना मारून पृथ्वीचा भार हलका केला जे अत्यंत घोर कर्म करणारे दुष्ट ज्यांची सेना पृथ्वीला भारभूत त्यांचा संवार करण्या करण्याकरता त्यांना एकत्र जमवावे आणि भूमीचा भार उतरून टाकावा म्हणून कृष्णाने कलहाचे निमित्त उपस्थित केले श्रीकृष्णाच्या या संकल्पानुसार कपटाचे फासे निर्माण झाले त्याच कपटाने कौरवांचा समुदाय कसा अनाया मारला गेला <ख्याँगँ> जगामध्ये जुवा दुष्टच लोक खेळत असतात त्यातून या जुव्याचा आरंभ कपटाने झाला त्या दुष्टबुद्धी कौरवांनी जाणून बुजून धर्मावर कपटाचे फासे टाकले साधे भोळे अडाणी लोक देखिल धर्मपत्नीचा छळ करीत नाहीत आणि द्रौपदी ही तर खरोखरी धर्माची पत्नी तिला यांनी सभेमध्ये बांधून आणली इतकेच नव्हे तर दुःशासनाने तिच्या वेणीचे कच म्हणजे केस हिसकले आणि त्यामुळेच एवढी कचकच वाढली आणि खरोखर तेच त्याचे कर्म त्याला भोवले अरण्यामध्ये कोणी कोणाला ना गवतो त्या चोरीचा शोध राजा लावतो पण भर सभेत जर राजाच लुटू लागला तर त्याचे मरणच ओढवले म्हणायाशिवाय द्रौपदी वस्त्रहरण हाच कौरवांचा मुख्य अन्याय होता आग लावणे विष घालणे द्रव्याचा व स्त्रियांचा करणे घाला घालून मारणे मारण्याकरता हातात शस्त्र धारण करणे अवज्ञा आणि उपहास दुरुक्ती धर्माचा छळ हेच श्रीकृष्णाने निमित्ताला कारण केले पतिव्रता स्त्रीचे वस्त्र फेडले या योगे मरण हे तात्काळ ठेवलेलेच हेच कलहाचे कारण झाले आणि याच कर्माने साऱ्या कुळाचा विध्वंस झाला असा जो धर्माचा विरोधी असतो त्याचा देव हटकून वध करतो खरोखर त्यासाठीच पांडवांच्या मनामध्ये अत्यंत भयंकर क्रोध त्याने उत्पन्न केला पृथ्वीचा भार कमी करण्याच्या हेतूने आपण अत्यंत पवित्र अशांमध्ये सुद्धा विलक्षण कलह उत्पन्न केला पृथ्वीचा भार उतरण्यासाठी श्रीकृष्णाने कळवळ्याचे सखे बंधू यांचा साह्यास आलेल्या राजसेनेसह फडा पाडून गोत्र गोत्रवध केला आपल्या बाहूबळावर सुरक्षित असलेल्या यदुवंशीयांकडून राजे आणि त्यांच्या सेनेचा नाश करून पृथ्वीवरील भार नष्ट केल्यानंतर कोणत्याही प्रमाणांनी न कळणाऱ्या श्रीकृष्णांनी विचार केला की एका पृथ्वीवरील भार नाहीसा झाला तरी जोवर अजिंक्य यादवकुळ जिवंत आहे तोवर तो पूर्णपणे नाहीसा झाला नाही असेच मला वाटते अशा दुष्टांचे कैवार घेणारे अधर्माचरण करणारे भूमीला केवळ भारभूत असे असंख्य राजे आणि त्यांची सेना यांना मारून ठार केले कलहाचे फक्त निमित्त पृथ्वीतील अधर्म करणारे राजे आणि त्यांच्या सेना शोध शोधून इतक्या मारल्या की त्याला गणित नाही तरीसुद्धा पृथ्वीचा भार कमी झाला असे श्रीकृष्णाला वाटेना याचे कारण यादवांना बलाढ्य करून असंख्य दुष्ट मारून टाकले पण ते यादवच आता शिरजोर झाले हे श्रीकृष्णाला योग्य वाटले नाही तेव्हा यादवांचा नाश झाल्याशिवाय पृथ्वीचा सर्व भार कमी व्हावयाचा नाही हे श्रीकृष्णाच्या मनात आले व हे यादवांचे कुळ कसे नष्ट होईल याबद्दल तो विचार करू लागला कापूर खाऊन अग्नी वाढतो पण कापूर संपला की अग्निही विझून जातो त्याप्रमाणे यादवांनी सर्वांचा संहार केल्यानंतर शेवटी त्यांच्या संहाराची गोष्ट येऊन ठेपली केळीला घड येईपर्यंत ती वाढत असते पण केळी येऊन पुष्ट झाली की माळी ते झाड तोडून टाकतो त्याचप्रमाणे यादव कुळांची एवढी वाढ झाली ती पुढच्या मरणाकरताच झाली होती फळ पिकून त्याचा स्वाद सुटला की माळी ते घेऊन जातो त्याप्रमाणे आपल्याच कुळातील फळे आपणच आता घेऊन जावी असेच श्रीकृष्णांनी आपणहूनच मनात आणले श्रीकृष्णाच्या कृपेने यादव हे बाहुबळाने पराक्रम करून वाढले होते पण तोच श्रीकृष्ण त्यांचा नाशा त्यांच्या नाशाचा संकल्प करून काळस्वरूपाने क्षुब्ध झाला यादवांचे कूळ अत्यंत प्रबळ झाले त्याला कोठेच कोणी शास्ता उरला नाही अशा त्या चढेल वीरांची स्थिती श्रीकृष्णाला दुःसह हो झाली हा यदुवंश माझ्या आश्रयामुळे आणि विशाल वैभवामुळे उन्मत्त झाला आहे याचा दुसऱ्या कोणाकडून कोणत्याही प्रकारे पराजय होणे शक्य नाही म्हणून बांबूच्या बेटामध्ये ते एकमेकांवर घासल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या अग्निप्रमाणे या यदुवंशामध्ये सुद्धा परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा त्यानंतरच माझे येथील काम संपेल आणि मी आपल्या परमधामाकडे जाईन मी निजधामाला गेलो तर हेच अधर्माला प्रवृत्त होतील कारण कुकर्माला प्रवृत्त होण्याला संपत्तीचा मद आणि गर्विष्ठपणाचा अतिरेक हीच मुख्यतः कारणीभूत होतात हे माझ्याच बळावर अत्यंत बलाढ्य होऊन सारेच अतिरथी झाले आहेत यांच्याशी सामना करणारा भूमंडळात कोणी उरला नाही यांचा गर्व उतरावा तर तो मीच इंद्रा देवांना दैत्यांना राक्षसांना आणि दानवांनाही हे आटपावयाचे नाही आणि हे असेच पाठी मागे राहिले तर अखेर या यादवांचा संहार करण्याकरता पुन्हा मलाच अवतार घेऊन येणे भाग पडेल ह्याकरिता आता आपल्या डोळ्या देखतच आपले सारे कुळ काळाच्या तोंडात द्यावे असा श्रीकृष्णांनी मनामध्ये विचार करून तोच निश्चय कायम केला यदुवंशरूपी कळकाचे बेट श्रीकृष्ण कृपा जळाने वाढलेले होते त्यात कपटाचा मिशाने ऋषींच्या शापाच्या स्वरूपाने अवकृपेची इंगळी पडली ती मुळी श्रीकृष्णाच्या संकल्पाने पेटली आणि ब्रम्ह शापाने घडाडली ती आता स्वजनांच्या विरोध आणि काळाग्नीच्या कोपाने सर्वांच्या नाशास कारण होईल याप्रमाणे यादवांच्या कुलाचे निर्दळण करून ते सर्व कृत्य उरकल्यावर मग आपल्या लीलेने आपण निजधामात जावे असे श्रीकृष्णांनी योजिले राजन सर्वशक्तिमान शक्तिमान आणि सत्यसंकल्प भगवंतांनी आपल्या मनात असा निश्चय करून ब्राह्मणांच्या शापाचे निमित्त करून आपल्याच वंशाचा संहार केला याप्रमाणे आपले कुळ आपणच नाहीसे करावयाचे त्यांनी मनात आणले व समूळ कुलक्षयाचा निश्चय कायम केला आता हे कार्य होते कसे याबद्दल जगदीशाने विचार केला कि ब्राह्मणाच्या शापाच्या निमित्ताने कुळाचा अवतारातील हो इति कर्तव्यता आटोपली नंतरच स्वलीलेने निजधामास जाऊ असा यदुवीराने विचार केला श्रीकृष्ण हा लिला विग्रही म्हणजे स्वेच्छेनुसार देह धारण करणारा जीवान जीवांप्रमाणे कर्मानुसार देह धारण करणारा नवे, व अतिशय सुंदर होता त्याची गुणकर्मक्रिया अत्यंत पवित्र तो परिपूर्ण ब्रह्म पूर्णावतारी व जगाचा उद्धार करणारा असा होता त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणाऱ्या आपल्या सौंदर्य संपन्न श्रीविग्रहाने त्यांनी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच आकर्षित करून घेतल्या होत्या त्यांनी आपल्या दिव्य वाणीने तिचे स्मरण करणाऱ्यांचे चित्त आपल्याकडे खेचून घेतले होते आणि त्यांच्या चरण ती पाहणाऱ्यांच्या सर्व क्रिया थांबवल्या होत्या अशा रीतीने सहजपणे त्यांनी उत्तम कीर्तीचा विस्तार पृथ्वीवर केला येथील लोक कवींनी वर्णन केलेल्या माझ्या या कीर्तीचे गायन श्रवण आणि स्मरण करूनच या अज्ञान अंधकारातून सुलभरितीने बाहेर येतील याप्रमाणे योजना करून श्रीकृष्णांनी आपल्या धामाकडे प्रयाण केले गोकुळातील स्त्रियांची मने रमवणारा तो श्रीकृष्ण स्वतः मोक्षाचे जणू तारूच होता त्याचे सौंदर्य केवळ अलौकिक होते जो भक्त काम कल्पद मेघासारखा नीलकांतीने मनोहर दिसणारा ज्याचे नाम त्रैलोक्यात प्रसिद्ध असा तो पुरुषोत्तम श्रीकृष्ण स्वभावतः त्या नावाला शोभणारा होता श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून वेडी झाली बिचारा मदन सुद्धा पोटी जन्माला आला तेथे इंद्रचंद्रांची कथा काय ज्याचे नाम त्रैलोक्याला पावन करणारे राक्षसांचे जो भस्म करून टाकणारा ज्याला पूर्णकाम असे म्हणतात तो भक्तांना सदा सर्वदा सुगम आहे त्रैलोक्यात जेवढे म्हणून सौंदर्य आहे तेवढे सारे भुलून श्रीकृष्णाजवळ आलेले होते किंवा असे समजा कि कृष्णाचा सौंदर्य शानेच सर्व त्रैलोक्यातील सौंदर्य शोभत असते जो सर्व सौंदर्याची शोभा लावणण्याची केवळ रास ज्याच्या अंगसंगाच्या प्रभेने जगाला शोभा आणली जो हर्षाचाही सोलीव हर्ष किंवा जो सुखालाच अत्यंत सुख देणारे परमसुख ज्याच्या योगाने विश्रांतीलाही अत्यंत विसावा मिळतो तो निराकारच निराकार किंवा त्रैलोक्याचे लावण्यच मुसावलेला असा सुंदर श्रीकृष्ण शोभेलाही शोभा आणणारा होता थिजलेले तूप विरघळले तरी त्याचा तूपणा काही नाहीसा होत नाही त्याप्रमाणे निराकार स्वरूप साकार झाले तरी ते पूर्ण परब्रह्मच होते त्याला पाहिले की पुरे पाहता पाहताच पाहणे संपते पाहणारा म्हणजे याचा सह दर्शन क्रिया लाजून आपल्या स्वरूपात माघारी फिरते दृष्टीतृप्त होऊन ढेकर देते आणि आपण आपले शेजार होऊन कृष्ण स्वरूपामध्ये आनंद भोगते श्रीकृष्णाची गोडी एकदा चाखली की जेव्हा प्राकृत रसा स्वादाला सोडून देते कारण की मग तिच्या चाखणेपणाची गोडीच जाते चाखणाऱ्याला चाखून सोडून देते